आत्मशक्तीवर विश्वास ठेवा काय करावे परिस्थिती आम्हाला अनुकूल नाही आम्हाला कोणी मदत करत नाही काही विशेष करण्याची संधीच आम्हाला मिळत नाही अशा तक्रारी करत राहणे व्यर्थ आहे आपल्या दोषांचे खापर इतरांच्या माथी फोडण्याच्या अशा तक्रारीमुळे मनाला खोटे समाधान लाभू शकते वर्तमान परिस्थिती करिता लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी देवी देवतांसमोर नाद घासतात या सर्वांचे कारण म्हणजे आमचा स्वतवरच विश्वास नसणे हेच होय दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्वराच्या न्यायावरच शंका घेऊ लागतो परंतु या जगात सुखी लोकांनी किती परिश्रमपूर्वक आपली कामे पूर्ण केली आहेत याकडे आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो ती जिद्द आमच्या अंगी आहे का याकडे आम्ही लक्ष द्यावे देव कोणाच्याही बाबतीत पक्षपात करीत नाही त्याने ते आत्मबळ सर्वांनाच मुक्त हाताने दिले आहे ज्याच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता येईल